अध्याय बत्तीसावा भगवंतांकडून गोपींचे सांत्वन श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गाणाऱ्या आणि विलाप करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेने मोठमोठ्याने रडू लागल्या त्याचवेळी त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले त्यांचे मुखकमल स्मितहा्याने खुललेले होते गळ्यात वनमाला होती पितांबर धारण केलेला होता त्यांचे ते रूप कामदेवालाही मोहुळणारे होते तो प्रियतम आल्याचे पाहून गोपींचे डोळे प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाले जशी अचेतन शरीरामध्ये प्राणांचा संचार होताच ती उठावी त्याप्रमाणे त्या, त्या सर्वजणी एकदम उठून उभ्या राहिल्या कोणी आनंदाने श्रीकृष्णांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये धरला तर त्या दुसरीने त्यांचा चंदनचर्चित बाहू आपल्या खांद्यावर घेतला कोणी भगवंतांनी खाल्लेला विडा आपल्या हातात घेतला तर एका विरहतप्त गोपीने त्यांचे चरणकमल आपल्या वक्षस्थळावर ठेवून घेतले एक गोपी प्रणयकोपाने क्रुद्ध होऊन भुवया उंचावून दातोट जावीत आपल्या कटाक्ष बाणांनी त्यांना घायाळ करीत त्यांच्याकडे पाहू लागली आणखी एक गोपी डोळ्यांच्या पापण्या न, न मिटता त्यांच्या मुखकमलातील मकरंद पिऊ लागली परंतु ज्याप्रमाणे संत पुरुष भगवंतांच्या चरणांच्या दर्शनाने कधीही तृप्त होत नाही, त्याचप्रमाणे ती तृप्त होत नव्हती कोणी एक गोपी डोळ्यातून भगवंताना हृदयात घेऊन गेली आणि तिने डोळे बंद केले आता मनोमन भगवंताना आलिंगन दिल्याने तिचे शरीर पुलकीत झाले रोमन रोम उभे राहिले आणि योग्याप्रमाणे ती परमानंदामध्ये मग झाली परमात्म्याची भेट झाल्यावर ज्याप्रमाणे मुमुक्षु संसार तापातून मुक्त होतात त्याचप्रमाणे श्रीकृष्णांच्या दर्शनाने सर्व गोपींना परमानंद झाला आणि विरहामुळे झालखी दुःख त्या विसरल्या परीक्षिता ज्याप्रमाणे शक्तीनियुक्त नारायण अधिक शोभाव त्याप्रमाणे विरह व्यथेतून मुक्त झालख्खा गोपींमधीकृष्ण विशेष शोभू लागल यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या व्रजसुंदरींना आपल्याबरोबर घेऊन यमुनच्या वाळवंटात प्रवेश कला त्यावेळी उमललेल्या कुंद आणि मंदाराच्या फुलांचा सुगंध घेऊन सुगंधित वायू वाहत होता आणि त्याच्या वासाने धुंद झालेले भ्रमर इकडे तिकडे गुंजारव करीत होते शरद पौर्णिमेच्या चांदण्यामुळे रात्रीच्या अंधाराचा काही पत्ताच नव्हता सगळीकडे मांगल्य पसरलेल होते तिथे यमुना नदीने स्वतः आपल्या लाटांच्या हातांनी कोमलवाळू पसरली होती श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीशी होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण झाले जसे वेद कर्मकांडाचे वर्णन करूनही ईश्वर आभावी अतृप्त असतात पण ज्ञानकांडाचे प्रतिपादन करून ईश्वर दर्शनाने कृतकृत्य होतात आता त्यांनी आपल्या वक्षस्थळावर लागलेल्या कुंकुम केशराच्या रंगाने रंगलेली उपवस्त्रे आपल्या परमप्रियाला बसण्यासाठी अंथरली योगेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये ज्यांच्यासाठी आसन केलेले असते तेच सर्व भगवान तिथे गोपींच्या ओढण्यावर बसले गोपींच्या मध्यभागी त्यांच्याकडून पूजित होऊन भगवान अतिशय शोभन दिसत होते त्रैलोक्यातील सौंदर्य ज्या ज्या ठिकाणी एकवटलेले होते असा श्री श्रीविग्रह त्यांनी यावेळी धारण केलेला होता भगवान श्रीकृष्ण आपल्या या अलौकिक सौंदर्याच्या द्वारा त्यांचे प्रेम आणि आकांक्षा आणखी उंचावून ठेवित होते गोपींनी आपले सलज्ज पाहणे मितहा्य आणि विलासपूर्ण कटाक्ष यांनी त्यांचा सन्मान केला कोणी त्यांचे चरणकमल मांडीवर घेऊन चुरले तर कोणी त्यांचे हात कुरवाळले जणू हीच त्यांनी केलेली स्तुती नंतर मात्र काहीशा रागावून त्या म्हणाल्या हे श्रीकृष्णा काही, श्री काही लोक प्रेम करणाऱ्यांवरच प्रेम करतात आणि काही लोक प्रेम न करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करतात परंतु काही जण तर या दोघांवरही प्रेम करत नाहीत तर याविषयी या आम्हाला समजावून सांगा श्री भगवान म्हणाले सख्यानो जे प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात त्यांचा सर्व उद्योग हा केवळ स्वार्थासाठीच असतो त्यामध्ये सौहार्द नाही की धर्मही नाही त्यांचे प्रेम फक्त स्वार्थापोटीच आहे याखेरीज त्यांचा दुसरा कोणताही हेतू नाही हे, हे सुंदरीनो जे लोक प्रेम न करणाऱ्यांवरही प्रेम करतात जसे स्वभावतच हो करुणाशील असलेले सज्जन आणि माता त्यांच्या मनात दुसऱ्यांचे हित व्हावे एवढीच इच्छा असते आणि त्यांच्या व्यवहारामध्येच खरा धर्म असतो काही लोक प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम करत नाहीत मग प्रेम न करणाऱ्यांवर कुठून करतील असे लोक चार प्रकारचे असतात एक जे आपल्या स्वरूपातच रमणारे असतात दुसरे जे कृतकृत्य असतात तिसरे स्वतःवर कोण प्रेम करतात हे ज्यांना माहीतच नसते आणि चौथे जानून बुजून परोपकारी गुरुतुल्य लोकांचा सुद्धा द्रोह करणारे सख्यानो मी तर प्रेम करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करत नाही कारण त्यांची चित्तवृत्ती माझ्याकडे नेहमी लागून रहावी म्हणून जसे एखाद्या निर्धन पुरुषाला कधी पुष्कळसे धन मिळावे आणि नंतर ते नाही व्हावे तेव्हा त्याचे हृदय जसे हरवलेल्या धनाच्या चिंतेने भरून जाते तसाच मी सुद्धा प्राप्त होऊन होऊन पुन्हा लपून राहतो तर नाहीशात झालेल्या माझेच भक्तांनी चिंतन करावे म्हणून गोपीनं तुम्ही माझ्यासाठी लोकमर्यादा वेदोपवेश आणि नातलगांनाही सोडले होते याविषयी शंका नाही अशा स्थितीत तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणीच लागून रहावी यासाठी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करीत मी लपलो होतो म्हणून हे प्रियानू तुम्ही तुम्हाला प्रिय असणाऱ्या माझ्या तुमच्यावरील प्रेमात उणीव पाहू नका घर घरसंसाराच्या तोडण्यास कठीण बिड्या तुम्ही माझ्यासाठी तोडून मला भजू लागलात माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वथैव निर्दोष आहे देवांचे आयुष्य जरी मला मिळाले तरी तुमच्या या प्रेम सेवा आणि त्यागाचे ऋण मी फेडू शकणार नाही म्हणून तुम्हीच मला आपल्या सौजन्याने तुमच्या ऋणातून मुक्त करावे